ते नमाज कायम करतात आणि आम्ही त्यांना जे काही दिलेलं आहे त्यातून आमच्या मार्गात खर्च करतात असलेच लोक खरे इमानधारक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या रब्ब मोठमोठाने दर्जा आहेत अपराधांची क्षमा आहे आणि सर्वोत्तम रोजी आहेक्ती नरि होविल शक्ती दादम चुष पू नऊची वहुम्य शी तुझ्या घरातून बाहेर आणलं होतं आणि ही गोष्ट इमानधारकांपैकी एका गटाला प्रिय होती ते त्या सत्याबाबत तुमच्याशी वाद घालत होते वस्तुतए ते अगदी स्पष्टपणे जाहीर झालं होतं त्यांची दशा अशी होती जणू काय त्यांना त्यांच्या डोळ्या देखत मृत्यूकडे हाकलून नेलं जात आहे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 स्मरण करा तो प्रसंग जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता ती दोन्ही जमातीपैकी एक तुमच्या हाती लागेल तुमची इच्छा होती की दुर्बल जमात तुमच्या हाती लागावी परंतु अल्लाहचा इरादा असा होता की आपल्या वचनांनी सत्याला सत्य करून दाखवावं आणि काफिरांचं मूळ कापून टाकावं म्हणजे सत्य सत्यसिद्ध व्हावं आणि असत्य असत्य ठरावं मग ही गोष्ट अपराधी लोकांना कितीही अप्रिय का वाटेना आणि तो प्रसंग कि जेव्हा तुम्ही आपल्या रब्बाशी फिर्यात करत होता उत्तरादाखल त्यांनी फरमावलं मी तुमच्या मदतीकरता लागोपाठ एक हजार प्रिश्ते पाठवत आहे ही गोष्ट अल्ला तुम्हाला केवळ याकरताच सांगितली कि तुम्हाला खुशखबरी मिळावी आणि तुमची मनं त्याद्वारे समाधानी व्हावीत एरवी मदत तर जेव्हा कधी होते अल्ला कडूनच होत असते निसंशय अल्ला जबरदस्त आणि बुद्धिमान आहे إذ يغشيكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ناء ليطهركم به ويذهب عنكم ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام حني تو فرسنغ جمعاك اللہ اپلے كدونا بمجرد سورو پات تمهاور سمادان आणि निर्भयतेची स्थिती पसरवत होता आणि आकाशातून तुमच्यावर पर्जन्यवृष्टी करत होता की जेणेकरून तुम्हाला सुचीरभूत करावं आणि तुमच्यावरून शैतांना टाकलेला अमंगळपणा दूर करावा आणि तुमचं मनोधैर्य वाढवावं आणि त्यामुगे तुमचे पाय स्थिर करावेत आणि तो प्रसंग जेव्हा रब वरिष्ठांना इशारा करत होता कि मी तुमच्या समवेत आहे तुम्ही इमानवाल्यांना स्थिर राखा मी लगेच या काफिरांच्या मनांवर वचक बसवतो तर तुम्ही त्यांच्या मानांवर मारा आणि सांध्या सांध्यावर आघात करा हे या कारण असतं की या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा सामना केला आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा सामना करतो अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणार आहे ही आहे तुम्हा लोकांची शिक्षा आता याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला माहित व्हावं की सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी जहानमची यातना या आहे चुम्लिन कसौ चुवल्लू मुल हे इमानवालनो जर तुमची एक लष्करच्या रूपात कापुरांशी गाठ पडली तर त्यांच्या मुकाबल्यात पाठ दाखवू नका त्यांनी अशा प्रसंगी पाठ दाखवली या व्यतिरिक्त की युद्धाचा पवित्रा म्हणून अथवा एखाद्या दुसऱ्या फौजेस जाऊन मिळण्यासाठी तर तो, तो अल्लाच्या कोपात वेढला जाईल त्याचं ठिकाण जहन्नम असेल आणि ते अत्यंत वाईट परतण्याचं ठिकाण आहे तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही त्यांना ठार केलं नाही तर अल्लानं त्यांना ठार केलं आणि हे पैगंबर सल्लेला अवले वसलम तू फेकलं नाही तर अल्लानं ना फेकलं आणि इमानधारकांचे हात जे या कार्यात वापरले गेले तर हे अशासाठी होतं की अल्लानं इमानधारकांना एका उत्तम रीक्षाराव ख अल्लाह ऐकना तो तुम्हारे कापरिया व्यवहार आल्लाह निष्प्रभ करना ज्यार्थी तुम्हाला तुमच्या समोर आलेला आहे आणि आता परावृत्त व्हा हे तुमच्यासाठी बेहतर आहे अन्यथा पुन्हा परतून त्याच मूर्खपणाची तुम्ही पुनरावृत्ती केली तर आम्ही देखील त्याच शिक्षेची पुनरावृत्ती करू आणि तुमचा जमाव मक्तो तो किती मोठा असो तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही अल्ला इमानवाल्यांच्या समवेत आहेसूलचं वल्लवानु चुमच नऊ ओला चुनू केल पालू शन्न वहुमय हे इमानवाल्यां नो अल्लाह पैगंबरा च आज्ञा पालन करा आज्ञा ऐको पराडमुख होनी ऐकल खर पाल तो जनावर हे बहिरे आणि उपयोग करत नाहीत जर अल्ला, अल्ला माहित असत कि त्यांच्यात थोडे देखील चांगलपणा आहे तर त्यांना जरूर त्यांना ऐकण्याची सुबुद्धी दिली असती परंतु चांगलपणाविना जर त्यांना त्यांना ऐकवलं असत तर त्यांनी विमुखतेनं पाठ फिरवली असती ुषी वालमुै नव इवली चुष हे मानवाल नो तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या हाकेला होकार द्या तेव्हा पैगंबरानं तुम्हाला अशा गोष्टीकडे बोलवावं जी तुम्हाला जीवन प्रदान करणारी असावी आणि लक्षात ठेवा अल्ला आणि त्याच्या हृदयाच्या दरम्यान विद्यमान आहे सावध रहा, त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम केलेला असेल आणि जाणून असा की अल्ला कठोर शिक्षा देणार आहे स्मरण करा ती वेळ जेव्हा तुम्ही थोडे होता भूतलावर तुम्हाला निर्बल लेखला जात होत तुम्ही भीत होता कि एखाद्या लोकांनी तुम्हाला नामशेष करू नये मग अल्लानं तुम्हाला आश्रयस्थान उपलब्ध करून दिलं आपल्या मदतीनं तुमचे हात बळकट केले आणि तुम्हाला चांगली रोजी पोहचवली कदाचित तुम्हें कृतज्ञ बनालूलाणुन बुजुन तुम्हें अल्लाह पैगंबरानी बेमानी करू ना अपल अमारती अफरतफर करू ना हे जाणून असा की तुमची मालमत्ता आणि तुमची मुलं बाळ खरं पाहता परीक्षा साधनं होत आणि अल्लाज मोबदला देण्यासारखं बरंच काही आहे जर तर कसोटी आणि तुमचे अपराध माल अल्लाह अत्यंत कृपा करणारा आहे आणि तो प्रसंग जोगा है जेव सत्या करोजित होते एक तर तुला कैद कराव कि देशांतर करावते चाली खेल होते अल्लाह अपने चाली खेल होता निशय अल्लाह सर्वोत्तम चाल खेलना तेव्हा त्यांना आमच्या आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा म्हणत होते की होय ऐकलं आम्ही आम्ही इच्छिलं तर अशा गोष्टी आम्ही देखील रचू शकतो यात त्या जुन्या कथा आहेत ज्या पूर्वापर लोक सांगत आल्या आहेत आणि ती गोष्ट देखील स्मरणात आहे जी त्यांनी सांगितली होती की हे अल्लाह जर खरोखर सत्य आहे कडून, तर आमच्यावर आकाशातून जगडांचा वर्षाव कर किंवा एखादा दुःखदायक प्रकोप आमच्यावर आणला तर अल्लाह त्यांच्यावर प्रकोप कोसळणार नव्हता त्या तू त्यांच्यामध्ये उपस्थित होता आणि हा अल्लाचा शिस्ता नव्हे की लोक क्षमा भागत आहेत आणि त्यांना त्यांना यातना द्याव्यात ओम अल्ला ओहो इच्छिम परंतु आता त्यानं त्यांच्यावर कोप का पाठवू नये तिथे की मस्जिद हराम काबा मस्जिद का मार्ग रोखत आहे आणि खरं पाहता ते त्या मस्जिदचे अधिकृत व्यवस्थापक नाहीत तिथे अधिकृत व्यवस्थापक तर इशवीरु लोकच असू शकतात परंतु बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहित नाही वमा काना सलातोहुम इनाल बैत इल्ला मका औ तसदीअ फदुल अलबाब बिमा कुंतम तकफरु अल्लाच्या घराजवळ या लोकांची नमाज काय असते केवळ ते शिट्या वाजवतात आणि टाळ्या पिटतात तर घ्या आता या प्रकोपाचा आस्वाद घ्या आपल्या त्या सत्याच्या इन्कारापाई जे तुम्ही करत राहिला आहात فَتَكُونُ عَلَيْهِمْ حَزْرَةً ثُمَّ يُغْلَبُونَ وَالَّذِينَ كَفَرُوا إِلَى جَهَنَّمَ يُحْشَرُونَ لِيُمَيِّزَ اللَّهُ الْخَبِيثَ مِنَ الطَّيِّبِ وَيَجْعَلَ الْخَبِيثَ بَعْضَهُ عَلَى بَعْضٍ فَيُرْكَمُهُ جَمِيعًا فَيُرْكَمُهُ جَمِيعًا فَيَجْعَلُهُ فِي جَهَنَّمَ कारण कार बनते मग पराभूत होते मगे काफी जहनम कड़े घाणी निवड़ी निर्मलते वेग कर सर्व प्रकार कर एकत्रित कराव्यात मग तो पुंचकार जहन्नम मध्ये झोकून द्यावा हेच लोक असल पैगंबर सल्लेलं आवलं सल्लम या, या काफिरांना सांगा की जर आता देखील परावृत्त झाले था तर पूर्वी जे काही घडलेलं आहे ते माफ केलं जाईल परु जर ते कर तर पूर्वी की पुनरावृत्ति करते घर है, ते है। वा वा या इमान वालीर युद्ध करा इतपर्यंत की उपद्रव शिलक राहू नए धर्म सर्वस्वी अल्लासाठी व्हावा मग जर ते उपद्रवापासून परावृत्त झाले तर त्यांची कृत्य पाहणारा अल्लाह आहे सुई पर का मानल नहीं तर समझू ना कि अल्लाह तुम चली है और तो सर्वोत्तम सहायक आ मददगार है